विसावा अध्याय प्रमेय अंतर्गत अभिध्येय विचार वैद्य साधन भक्ती दुपारच्या आधीच ब्रजनाथ आणि विजयकुमार घरी पोहोचले ब्रजनाथाची माता आधीपासूनच त्यांची प्रतीक्षा करीत होती त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या भावा स्वादिष्ट होऊ लागल्या ब्रजनाथाने उपदेशासून आधी ऐकले होते त्याच उपदेशास क्रमशः आपल्या मामांना सांगू लागले त्या अमृतमय उपदेशास ऐकून विजयकुमार मोठे आनंदित झाले आणि म्हणाले तुझे मोठे सौभाग्य आहे मोठ्या सौभाग्यानेच सतसंग प्राप्त होतो तुला बाबा जीन परम संग प्राप्त बाबाजी सारख्या दुर्लभ आणि परमसंत हरिकथांच्या श्रवणाने कल्याणाची प्राप्ती होते परंतु महत्पुरुषांच्या मुखाने जर या कथा ऐकल्या तर कल्याण अधिकच शीघ्र होते बाबा तू समस्त शास्त्रामध्ये सुपंडित आहेस खास करून न्यायशास्त्राचा अद्वितीय पंडित आहेस वैदिक ब्राह्मणांमध्ये कुलीन आहेस निर्धनही नाहीस ही, ना ही सर्व के धनसंपत्ती केवळ धनसंपत्ती यावेळी तुझ्याकरिता अलंकार स्वरूप होत आहे याचे कारण हे आहे की तू साधू वैष्णवांचा पदाश्रय प्राप्त करून श्रीकृष्णाच्या लिला कथांमध्ये रुची घेत आहेस अशा प्रकारे परमात्मा संबंधी चालू चर्चा चालू होती तेवढ्यात कि तेवढ्यात ब्रजनाथाची माती ते उपस्थित झाली आणि विजय म्हणाली भाऊ तू खूप दिवसांनी आलास ब्रजला याच्या व्यवहारामुळे मला भीती वाटते की हा साधू तर होणार नाही ना विवाह करिता बरेच लोक येतात परंतु याने तर विवाह न करण्याची प्रतिज्ञाच केली आहे माझ्या सासूबाई सुद्धा खूप प्रयत्न करीत आहेत परंतु त्या काहीच करू शकत नाहीत बहिणीचे बोलणे ऐकून विजय कुमार म्हणाले मी येथे दहा पंधरा दिवसांपर्यंत थांबणार आहे मी क्रमशः या विषयावर परमार्श करून मग तुला सांगेन आता तू घरात जा ब्रजनाथाची आई आत निघून गेली ते दोघे पुन्हा परमार्थिक चर्चेत पारमार्थिक चर्चा करू लागले तो दिवस तो दिवस झाला दुसऱ्या दिवशी आज संध्याकाळी आपण दोघेही पुन्हा शिवासंगणी जाऊया आणि तेथे श्री रूप गोस्वामी उल्लेखित चौसष्ट प्रकारच्या भक्तीच्या अंगाचे विस्तृत विस्तृत विवेचन श्रवण करूया ब्रजनाथ तुझ्यासारखा सत्संग मला जन्मजन्मांतरी प्राप्त हो पहा बाबाजी महाशयांनी साधन भक्तीचे दोन मार्ग सांगितले आहेत एक वैद्य मार्ग आणि दुसरा मार्ग. आपण लोक वास्तविक वैध मार्गाचे वास्तविक वैध मार्गाचे अधिकारी आहोत म्हणून आम्हाला रागा मार्ग भक्ती संबंधी उपदेश श्रवण करण्याआधी वैध मार्गाच योग्य प्रकारे समजून साधन कार्याचा प्रारंभ केला पाहिजे काल बाबाजी महाराजांनी नवविधा भक्तीचा उपदेश केला होता परंतु मी समजू शकत नाही की नवविधा भक्तीचा प्रारंभ कसा करू आज या विषयी व्यवस्थितवरून उठून आता वृक्षाच्या उंच उंच फांद्यांशी खेळू लागली विजयकुमार आणि प्रजनाथ घरून निघून शिवा संगणी उपस्थित झाले आणि वैष्णव मंडळी स्तंडवत प्रणाम करून वृद्ध बाबाजींच्या कुठीत प्रविष्ट झाले बाबाजी जिज्ञासो भक्तास्पून मोठे प्रसन्न झाले आणि त्यांना अगदी प्रेमाने छातीशी कवटाळीत आसनावर बसविले या दोघांना त्या दोघांनी दोघांनीही बाबाजी दंडवत प्रणाम केला आणि ते बसले एक दोन गप्पांनंतर विजय कुमार म्हणाले प्रभू आम्ही लोक आपल्याला खूपच कष्ट देत आहोत आपण भक्तवत्सल आहात तेव्हा कृपापूर्वक त्या कष्टा स्वीकारावे आज आम्ही आपल्याकडून श्री रूप गोस्वामी द्वारे लिखित भक्तीच्या चौसष्ट प्रकारच्या अंगांसंबंधी जाणू इच्छितो जाणून घेऊ इच्छितो जर आम्हाचे अधिकारी समजत असाल तर कृपा करून सांगा ज्यायोगे आम्हा आम्ही शुद्ध भक्तीचा सहजच अनुभव करू शकू बाबाजी हसतच म्हणाले तेने ऐका मी श्री रूप गोस्वामीद्वारे सांगितलेल्या भक्तीच्या चौसष्ट अंगाचे वर्णन करीत आहे चौसष्ट प्रकारच्या अंगांमध्ये पहिली 10 प्रारंभिक अंगे आहेत ती 10 अशी गुरुपाद्रय गुरुपदाश्रय गुरुनिकट कृष्ण दीक्षा आणि शिक्षा विश्वासपूर्वक गुरुसेवा साधू मार्गाचे अनुसरण सतधर्माची जिज्ञासा कृष्णाच्या उद्देशाने भोगविलासाचा त्याग द्वारका आदी धामांमध्ये तथा गंगा येते निर्वाहोपयोगी यथायोग्य अर्थ वा विषय स्वीकार स्वीकार एकादशी जन्माष्टमी आदी हरिवासराचा सन्मान आवळा पिंपळ आदी वृक्षांना गौरव प्रदान करणे यानंतरची दहा अंगे निषेधाच्या रूपात पालनीय आहेत परित्याग अनेक ग्रंथाचे पठन पाठण आणि व्याख्यावादांचा परित्याग व्यवहारात कृपणतेचा परित्याग शोकादींच्या अधीन न होणे अन्यान्य देवतांची अवज्ञा न करणे पाणी प्राणी मात्रास उद्वेग न देणे सेवा अपराध आणि स्वरूप समजा यात गुरुपदाश्र आदी, या या आदी प्रथम तीन प्रधान कार्य आहेत वैष्णव चिन्ह धारण हरिनामाक्षर धारण निर्माल्य भगवंतास अर्पण केलेल्या माला आदी धारण करणे भगवंतासन मुख नृत्य श्री गुरु वैष्णव आणि भगवंतास दंडवत प्रणाम त्यांचे दर्शन झाल्याबरोबर आसनावरून उठून त्यांना अभिवादन करणे श्रीमूर्तींची अणुव्रजा अणुव्रजा अर्थात अनुगमन करणे भगवंताच्या मंदिरात जाणे मंदिर परिक्रमा अर्चन परिचर्या सेवा गाण भगवत कृपेची प्रतीक्षा त्रिसंध्यामध्ये आचमनपूर्वक जप विद्यप्ती अर्थात दिनतापूर्णक दिनतापूर्वक प्रार्थना स्तव भगवत प्रसादाचे आस्वादन श्री चरणामृत पान करणे धूपमाल्यादीचे सौरभ ग्रहण श्रीमूर्तींचा स्पर्श श्रीमूर्तीचे दर्शन आरती आणि उत्सव आदी दर्शन श्रीहरीचे नाम रूप गुण आणि लिलांचे श्रवण संकीर्तन स्मरण ध्यान दास्य सख्य आत्मसमर्पण कृष्णा प्रिय वस्तु समर्पण श्रीकृष्णाच्या सुखाकरिता निरंतर कृती भगवंताच्या चरणी शरणागती तुलसी सेवा श्रीमद भागवत आदी भक्ती ग्रंथात सन्मान देणे भगवंतांचे तथा त्या धामांची परिक्रमा आदी करणे वैष्णवांची सेवा शक्तीनुसार प्राप्त सामग्रीद्वारे साधूंच्या संगतीत महोत्सव चातुर्मासचे व्रत आणि विशेष रूपाने कार्तिक मासात नियमसेवेचे पालन भगवंताच्या जन्माच्या दिवशी उत्सव श्रद्धापूर्वक श्रीमूर्तीची पूजा रसिक भक्तांसोबत अथवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ साधून संदांचा संघ श्री नाम संकीर्तन मथुरा आदी भगवत भामांमध्ये वास अंतिम पाच अंगाचे वर्णन यद्यपि मागील अंगांसोबत केले गेले आहे याचे नाव पंचांग भक्ती देखील आहे अंतकरणाद्वारे पालन करून कृष्ण उपासना केली जाते एक्केचाळीस पासून एकोणपन्नास पर्यंतचे अंग कृष्ण दीक्षा आदी द्वितीय अंगाच्या अंतर्गत आहेत विजय प्रभो श्री गुरु पदाश्रयासंबंधी आम्हाच काही विस्तारपूर्वक उपदेश करा बाबाजी शिष्याने अन्य कृष्णभक्तीचा अधिकारी होऊन उपयुक्त गुरुपाशी कृष्णतिता श्री गुरुचा पदा करावा श्रद्धाळू झाल्यावरच जीव कृष्ण भक्तीचा अधिकारी होतो मागील जन्माच्या सुकृतीच्या प्रभावामुळे संतांच्या मुखातून हरिकथा श्रवण करून हरिविषयी जो दृढ विश्वास उत्पन्न होतो त्याचेच नाव श्रद्धा आहे श्रद्धेच्या सोबत थोडी शरणापत्ती देखील होते श्रद्धा आणि शरणापत्ती साधारणपणे कृष्ण भक्ती, भक्ती, व्या भक्ती प्रतिकूल व्यापाराचे वर्जन करीन कृष्णच माझे एकमात्र रक्षण करता आहेत मी कृष्णा आपला एकमात्र पालन करता या रूपात मानून त्या स्वीकारतो मी अत्यंत तीन आणि अकिंचन आहे आणि माझी स्वतंत्र इच्छा चांगली नाही कृष्णाच्या इच्छेचे अनुगमन सर्वांचे सर्व प्रकारे कल्याणप्रद आहे असा दृढ विश्वास ज्यास झाला आहे तेच अन्यन्य भक्तीचे अधिकारी आहेत हा अधिकार प्राप्त होताच जीव भक्तीच्या उपदेशाकरिता व्याकुळ होऊन जेथे सद्गुरु प्राप्त करतो तेथे त्याचा ते, ते, ते, ते, त्यांचा पदाश्रय ग्रहण करतो अर्थात त्यांचा शिष्य होऊन भक्तीची शिकवण ग्रहण करतो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आचार्यवान पुरुषो वेद श्री हरिभक्तीविलासामध्ये सद्गुरु आणि सतशिष्याचे लक्षण विस्तारपूर्वक दिले गेले आहे सारार्थ हा आहे की शुद्ध चरित्राने युक्त श्रद्धावान पुरुष शिष्य आहे तुद्ध भक्तीने संपन्न मायावाद शून्य आणि कार्यक्ष पुरुषच सद्गुरू आहेत या प्रकारच्या गुणांनी युक्त सर्व समाजमान्य ब्राह्मण असूनही अन्यान्य वर्णाच्या लोकांचे गुरु होऊ शकतात ब्राह्मणांच्या अभावी शिष्य आपल्यापेक्षा उन्नत वर्णाच्या व्यक्तीच गुरु करू शकतो या विचारांचे मूळ तात्पर्य हे आहे की वर्णाश्रमाचा विचार सोडून जेथेही कृष्णत भेटेल त्यांना गुरु बनविले जाऊ शकते जर ब्राह्मण कुळात उत्पन्न कुठल्याही व्यक्तीमध्ये उपयुक्त गुण आढळतात आणि त्यास गुरु बनवले तर आर्यवंशामध्ये जन्मलेल्या वर्णाभिमानी संसारात काही सुविधा होते वस्तुत उपयुक्त भक्तच गुरु आहेत शास्त्र शास्त्रात गुरु शिष्य परीक्षेच्या नियमाचा आणि काळाचा निर्णय केला गेला आहे याचे त्याचे तात्पर्य हे आहे की ज्यावेळी गुरु शिष्यास अधिकारी समजेल आणि शिष्य जेव्हा गुरु शुद्ध भक्त समजून त्याच्या श्रद्धा ठेवेल त्याच गुरु शिष्याप्रती कृपा करतील गुरु दोन प्रकारचे असतात दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु दीक्षा गुरु जवळ दीक्षा ग्रहण करायला हवी त्याच्या सोबतच अर्च घ्यायला हवी दीक्षा गुरु एक असतात तर शिक, आणि शिक्षा गुरु असू शकतात गुरु शिक्षा गुरुच्या रूपात ज्ञान देण्यास समर्थ आहेत विजय कुमार दीक्षा गुरु अपरित्यज्य आहेत अर्थात गुरुचा त्याग करू अशा दशेत जर गुरुदेव सद उपदेश देण्यास समर्थ नसतील तर ते कसा उपदेश देतील बाबाजी गुरु स्वीकारताना गुरु शब्दोक्त तत्व वेदांमध्ये कथित तत्वामध्ये आणि परातत्वामध्ये पारंगत पाहण्याकरिता परीक्षा घेतली जाते असे गुरु सर्व प्रकारचे सर्व प्रकारे तत्व उपदेश करण्यास अवश्य समर्थ असतील क्षा गुरूचा त्याग करण्याचा विधी नाही परंतु द परिस्थितीमध्ये त्यांचा त्याग केला जाऊ शकतो पहिली परिस्थिती ही की गुरुचा स्वीकारी तत्वज्ञता आणि वैष्णवता आदी गुणांची परीक्षा केल्याशिवाय त्यांना गुरु मांडलेले असेल परंतु वास्तवात त्या गुरुद्वारे काहीच कार्य झालेले नसेल अर्थात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे आध्यात्मिक लाभ झालेले नसतील तर आशा गुरुचा परित्याग करावयाच हवा याविषयी बरेचसे शास्त्र प्रमाण आहेत यो व्यक्ति न्याय रहित न्यायित मन शुणोती प्यो नरकं घोरम व्रजतः कालमश नारत गुरुर वलिप्तस्य गुरुराप्य वलिप्त कार्यामजानता कार्या उतपथ पन्नस्य परित्यागो विधीय महाभारत व्रजेत विधिना अवैष्णविष्ठे पुनश्य वैष्णवाद गुरु हो। दुसरी परिस्थिती अशी आहे की गुरु स्वीकारताना गुरुदेव वैष्णव आणि तत्वज्ञ होते परंतु अस संघाच्या प्रभावाने नंतर मायावादी वाषी वैविद्वेषी झाले अशा दशेत तशा गुरुचा त्याग करणे योग्य आहे जर स्वीकारलेले गुरुदेव मायावादी अथवा वैष्णवद्वेषी अथवा पापसक्त नसतील तर अल्पज्ञ ते करिता त्यांचा त्याग करणे उचित नाही अशा अवस्थेत त्यांना गुरुचा सन्मान प्रदान करीत त्यांची आज्ञा घेऊन कुणा दुसऱ्या तत्वज्ञ आणि वैष्णव पुरुषाची सेवा करीत त्यांच्याकडून तत्वाची शिकवण ग्रहण करावी विजय कृष्ण दीक्षादी उपदेशासंबंधी सांगावे बाबाजी श्री गुरु भगवत अर्चन आणि विशुद्ध भगवत भागवत धर्माची शिकवण ग्रहण करी सरल भावाने कृष्ण कृष्णसेवा आणि कृष्णानुशील करावयास हवे अर्चनाच्या अंगाचे विवेचन नंतर केले जाईल संबंध ज्ञान अभिदेय ज्ञान आणि प्रयोजनदानासंबंधी श्री गुरुदेवांकडून उपदेश घेण्याची नितांत आवश्यकता आहे विजय विश्वासपूर्वक गुरूंची सेवा कशी असते बाबाजी श्री गुरुदेवास स्मरणशील अर्थात सर्वसाधारण जीव समझू नए उलट तर्वदेवमय जा कभी ही अवज्ञा करू नए वैकुंठ तत्व समझावया हवे विजय साधू मार्गाचे अनुसरण कशास म्हणतात बाबाजी ज्या कोणत्या उपायाने कृष्णाच्या चरणी मन लावले जाईल त्या साधन भक्ती तर म्हणता येऊ शकते परंतु पूर्व महाजन ज्या मार्गाचे अनुसरण करून गेले आहेत त्या मार्गाचे अनुसरण करणे कर्तव्य आहे याचे कारण हे आहे की तो मार्ग सर्वदा दुःखरहित श्रमरहित आणि समस्त कल्याणाचा हेतू असतो पंथा कुला पंथ कुने एक व्यक्ति द्वारा सुंदर रूपाने निरूपित हो नहीं पूर्व महाजना दुसर ने क्रमशः भक्ति योग पथा स्वच्छ के लिए त्या लहान या शास्त्रीय विधींचे उल्लंघन करून जर श्रीहरीची एकांतिक अर्थात अन्यन्य भक्ती जरी केली गेली तरी त्या भक्तीने कधीही कल्याण होऊ शकत नाही उलट त्यास उत्पादचाच हेतूच मानावा लागेल श्रुती स्मृती पुराणाधी पंचरात्र विधी विना एकांतिकी हरेरभक्ती रुत्पाल सिंधू हरिप्रती अनन्य भक्ती उत्पादाचे कारण कसे काय असू शकते हे कृपया स्पष्ट करून सांगा बाबाजी शुद्ध भक्तीचा एकांतिक भाव अर्थात अनन्य भाव पूर्व महाजन अवलंब केल्यानेच प्राप्त होतो पूर्व महाजन पथात सोडून कुणा दुसऱ्या मार्गा निर्माण केल्याने एकांतिक भाव प्राप्त होत नाही म्हणूनच शुद्ध न समजल्याने तिच्या काही काही भावा, भावा करून दत्तात्रेय बुद्ध आदी अपरच प्रचारका अवारचीन प्रचारकांमधून कुणी मायावाद मिश्र कुणी नास्तिकता मिश्र एकेक -एक शुद्ध पंथ प्रदर्शन करून त्यातच एकांतिकी हरिभक्तीचा आरोप केला आहे परंतु वास्तवात्वारे प्रवर्तित पथ हरिभक्ती नाही आहे उत्पाद विशेष आहे राग मार्गीय भजनात श्रुती स्मृती पुराण पंचरात्रदी विधींची अपेक्षा राहत नाही तेथे तर केवळ ब्रजजनानुगमनाची अपेक्षा असते परंतु विधी मार्गाच्या अधिकारी साधकास ध्रुव प्रल्हाद नारद व्यास आणि शुक आदी महाजनांद्वारे निर्दिष्ट एकमात्र भक्तीपथाचे अवलंबन करणे आवश्यक असते म्हणून वैधिभक्ती करता वैधी भक्तांकरिता साधुमार्ग अनुसरणा व्यतिरिक्त कुठलाच दुसरा उपाय नाही विजय सद्धर्माची जिज्ञासा कशी असते बाबाजी सतधर्माचा अर्थ खरा धर्म अथवा खऱ्या साधूंचा धर्म आहे सतधर्म समजण्याकरिता अत्यंत आग्रहपूर्वक जिज्ञासा करण्यासच सतधर्माची जिज्ञासा म्हणतात विजय कृष्णाच्या उद्देशाने भोग आदींचा त्याग कशाच म्हणतात बाबाजी आहार विहार आदी विहारा आदीद्वारे सु नाव भोग आहे ना हा भोग हा भजन विरोधी असतो कृष्ण भजनाच्या उद्देशाने अशा भोगांचा परित्याग केल्याने भजन सुलभ होते मद्यपान करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे भोग, आसक्त व्यक्ती भोगास अशा प्रकारे लिप्त राहतात कि ते शुद्ध भजन करू शकत नाहीत म्हणून केवळ भगवत प्रसादाचे सेवन करावे सेवेच्या उपयोगी शरीराचे रक्षण करणे सुद्धा कर्तव्यच आहे एकादशी जन्माष्टमी रामनवमी फाल्गुनी पौर्णिमा नृसिंह चतुर्दशी आदी दिवशी समस्त प्रकारच्या भोगांचा त्याग करावा विजय द्वारका आदी धामांमध्ये तथा गंगेच्या निकट वासाचे तात्पर्य काय आहे बाबाजी ज्या ज्या स्थानी भगवंताचा जन्म भगवंताच्या जन्म आदीला झाल्या आहेत आणि गंगा यमुना आदी पुण्य सिला नदींच्या जवळ वास केल्याने भक्तिनिष्ठा उत्पन्न होते विजय अशी नदी नवदीपवासा नवदीपात वास केल्याने जी पवित्रता होते ती गंगेमुळे होते किंवा मग याचे दुसरे काही कारण सुद्धा आहे बाबाजी अ श्री नवदीपाचा सोळा कोसाचा अंतर्गत जेथे सुद्धा वास केला जाईल तेथेच त्यामुळे त्या वृंदावनात वास होतो विशेष करून मायापुरात जर वास केला जाईल अयोध्या मथुरा गया काशी कांची अवंतिका आणि द्वारका या सात मोक्षदायिका पुरींमध्ये हे श्री मायापूर अतिशय प्रधान तीर्थ आहे याचे कारण हे आहे की येथे श्रीमंत महाप्रभूंनी आपले नित्यधाम श्वेत अवतीर्ण केले आहे श्रीमन महाप्रभूंच्या चार शताब्दीनंतर हे श्वेतदीप पृथ्वीच्या समस्त तीर्थस्थळांपेक्षा प्रधान तीर्थस्थान बनले बनेल येथे वास केल्याने समस्त प्रकारचे अपराध दूर होतात आणि शुद्ध भक्ती प्राप्त होते श्री प्रबोधानंद सरस्वतींनी या धामास वृंदावनापासून अभिन्न मानून मानूनही कुठल्याही विषयी याचे महात्म्य अधिक दाखवले आहे विजय जीवन निर्वाह उपयोगी अर्थ वा वाय स्वीकारण्याचे तात्पर्य काय आहे बाबाजी नारदीय पुराणात म्हटले आहे यावता सात स्वनिर्वाह स्वपी कुर्याताव अर्थविद अधिक च्यवते परमार्थत वैधिभक्तीचे अधिकारी वर्न सदोपायाद्वारे अर्थ उपार्जन करून जीवन निर्वाह करतील आवश्यकतेनुसार अर्थ स्वीकारल्याने कल्याण होते आवश्यकतेपेक्षा अधिक ग्रहण करण्याच्या लालसेने आसक्ती होते वैधी भक्तीचे अधिकारी वर्णाश्रम धर्मानुसार निर्धारित सदोपायाद्वारे अर्थ उपार्जन करून जीवन निर्वाह करतील आवश्यकतेनुसार अर्थ स्वीकारल्याने कल्याण होते आवश्यकतेपेक्षा अधिग्रहण करण्याच्या लालसेने आसक्ती होते जी भजनास भजनास क्रमशः नष्ट करते आवश्यकतेपेक्षा कमी स्वीकारणे ही अहितकारक ठरते कारण असे झाल्याने अभाव उपस्थित होऊन भजनास क्षीण करतो म्हणूनच जोपर्यंत निरपेक्ष होण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवन निर्वाहो उपयोगी अर्थाधी स्वीकार करीत शुद्ध भक्तीचे अनुशीलन करावयास हवे विजय हरिवासराचा सन्मान कसा होतो बाबाजी शुद्ध एकादशीचे नाव हरिवासर आहे पालन करावे पूर्वतिनी ब्रह्मचर्य हरिवासराच्या दिवशी निरंभू निर्जल उपवास आणि रात्री जागरणासोबत निरंतर भजन आणि उपवासाच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचर्य आणि उपयुक्त वेळी पारणे करणे उपवास सोडने सोडणे हे हेच हरिवासराचा सन्मान करणे होय महाप्रसादाचा त्याग केल्याशिवाय निरंभू पाणी पिल्याशिवाय उपवास होत नाही सामर्थ्यही प्रतिनिधी किंवा अनुकल्पाची व्यवस्था आहे नक्तह हविष्य हविष्या हरिभक्तीविलास या वचनाद्वारे अनुकल्पाची विधी आहे आवळा पिंपळ विजय आवळा पिंपळ आदी वृक्षांना गौरव प्रदान कसा केला जातो बाबाजी आवळा पिंपळ तुलसी गो ब्राह्मण आणि वैष्णव यांची पूजा केल्याने त्यांचे ध्यान केल्याने आणि त्यांना नमस्कार केल्याने मनुष्याचे पाप नष्ट होते अश्वत तुलसी धात्री गोभूमी सुर वैष्णव पूजिता प्रणताध्याता शपयंती नृ मघम वैदिक भक्तीचे अधिकारी वृक्ष तुळ तुळस आदी भजनीय वृक्ष तुल, गाय आदी उपकारक पशु आणि ब्राह्मण अर्थात धर्म शिक्षक आणि समाजरक्षक तसेच भक्त वैष्णव या सर्वांचे पूजन आणि ध्यान करण्याकरिता तसेच त्यांना प्रणाम करण्याकरिता बाध्या आहेत या कार्याद्ध्या जगाचे रक्षण करावे विजय कृष्ण बहिरमुख व्यक्तीचा संघत्याग याविषयी विस्तारपूर्वक सांगा बाबाजी भाव झाल्यावर भक्ती प्रगा होते जोपर्यंत भाव होत नाही तोपर्यंत भक्तीविरोधी संघाचा परित्याग करणे आवश्यक आहे संघ शब्दाने आसक्तीचा बोध होतो म्हणूनच दुसऱ्या लोक दुसऱ्या लोकांसोबत जी निकटता होते अथवा बातचित होते त्यास संघ म्हणता येत नाही संघ तर तेव्हा होतो जेव्हा त्या निकटतेत अथवा बोलण्यामध्ये आसक्ती असते भगवत विमुख लोकांचा संघ नितांत वर्जनीयत झाल्यावर बहिरमुख संघाप्रती कधी स्पृहा होत नसते वैधी भक्तीच्या अधिकार्यास अशा संघापासून सर्वदा दूरवयास हवे झाडे झुडपे ज्या प्रकारे दूषित वायुने तथा अधिक उष्णतेमुळे नष्ट होऊन जातात त्याच प्रकारे कृष्ण विमुखतेने भक्तिलता देखील सुकून जाते विजय कृष्ण विमुख कोण आहेत बाबाजी कृष्ण भक्तीरहित विषयी भोगांमध्ये आसक्त स्त्री संगी श्री संगात आसक्त मायावाद आणि नास्तिकता दोषांनी कुलशीत हृदय असणारे आणि कर्मजड या चार प्रकारचे लोक कृष्ण विमुख आहेत या चार प्रकारच्या लोकांची संगत तुरुणच त्यागावी विजय अनाधिकारी अनाधिकारी शिष्य न करविण्याविषयी जाणण्यायोग्य विशेष गोष्टी काय आहेत बाबाजी बरेस्ते शिष्य करणे एक प्रधान दोष आहे अनेक शिष्य बनवल्याने अशा काही व्यक्तीं देखील शिष्य करावे लागते ज्यांच्या हृदयात श्रद्धेचा देखील अभाव आहे अश्रद्धाळू शिष्य केल्याने अपराध होतो श्रद्धाळू पुरुषांव्यतिरिक्त दुसरे शिष्य होण्याकरिता योग्य नसतात विजय आवडंबरपूर्ण उद्यामाचा महोत्सववादी परित्याग याचे तात्पर्य काय आहे बाबाजी संक्षेपात जीवन निर्वाह भगवत विराट व्यापार करपार आरभ के प्रति असक्ति होते की भजन मन लागत नाही। विजय नाना ना पठन पाठन आने व्याख्यावाद व्याख्यावाद्याग करते बाबाजी, हवी, ग्या, ग्या, त्या ग्रंथा से आद्योपात विवेचन पूर्वक अध्ययन कर उत्तम ग्रंथा थोड़े थोड़े वाचा विषया हो विशेषत भक्तिशास्त्र जर मन लावून तर अध्यक्ष सम्मन्द तत्व संबंधी बुद्धीचा उदय होत नाही लक्षात ठेवावे की ग्रंथांचा सरळ अर्थच घ्यावा अर्थवाद केल्याने विपरीत सिद्धांत होऊन जातात होऊन जातात विजय व्यवहारात कृपणतेचा परित्याग कशाच म्हणतात बाबाजी जीवनयात्रा निर्वाहाकरिता भोजन आणि आच्छादना करिता उपयोगी द्रव्यांचा संग्रह करणे आवश्यक आहे द्रव्य नसल्यावर कष्ट होतात आणि मिळाल्यावरही नष्ट झाल्याने कष्ट होतात अशा प्रकारे दुःख उपस्थित झाल्यावर भक्तांनी घाबरू नये उलट मनोमन भगवंताचे स्मरण करीत राहावे विजय शोक आधीपासून कसे वाचावे बाबाजी शोक भय क्रोध आणि मस्तरतेने परिपूर्ण चित्ता श्री कृष्णाचे होत नाही योग्य नाही पुत्रवियोग झाल्यावर अवश्य शोक होईल परंतु हरिचिंतनाद्वारे त्या शोकास दूर करणे आवश्यक आहे अशा प्रकारे भगवंताच्या चरणकमळी चित्ता स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे योग्य आहे विजय अन्यान्यू नये यामुळे असे समजावे कि त्या की असे समजावे का कि त्या, त्या अन्य देवदेवतांची पूजा करावी बाबाजी कृष्णाप्रती अन्यान्य भक्ती असणे आवश्यक आहे श्री कृष्ण समस्त देवतांची मूळ देवता आहे यद्यपि कूठला ही देवते कृष्णा स्वतंत्र समझू पूजा करू नये तथा दुसर लोकान देवतानी पूजा करता न देवतान पूजा करावे अवज्ञा ही करू नए समस्त देवता श्रीकृष्णाचे सेवक म्हणून त्यांना सन्मान देत एकमात्र कृष्णाचेन्यन्य भक्ती उदित होत नाही ज्यांचे चित्त अंतकरण सत्व रज आणि तम या त्रिगुणांनी आच्छादित आहे ते आपापल्यात प्रबळ असणाऱ्या गुणांनुसार देवतांची पूजा करतात त्यांच्या अधिकारानुसार त्या उपास्य देवतांसंबंधी कोणत्याही प्रकारे अनादराचा भाव प्रकट करू नये त्या लोकांच्या उपास्य देवतेच्या कृपेने क्रम उन्नती होता होता त्या उपासकाचे चित्त कधीतरी निश्चित निर्गुण होईल <coughs> विजय प्राणी मात्र सद्वेग देऊ नये यासंबंधी सांगा बाबाजी जे प्राणी मात्राचा प्रति दयाभाव ठेवतात त्यांना कुठल्याही प्रकारे तण मन वाच वचनाने उद्वेग देत नाहीत त्यांच्या प्रती श्रीकृष्ण शीघ्र संतुष्ट होतात दया वैष्णवांचा प्रधान धर्म आहे विजय सेवा अपराद, सेवा अपराध आणि नामापराध वर्जन कसे होईल बाबाजी अर्चन संबंधी सेवा अपराधाचे आणि साधारणत भक्तीच्या संबंधी नामअपराधाचे विशेष सावधानतेने वर्जन करावे पालखीवर बसून किंवा घालून भगवंताच्या मंदिरात प्रवेश आदी 32 प्रकारचे सेवा अपराध आहेत अपराधांचे अवश्य वर्जन करावे विजय भगवंत आणि भक्तीची निंदा करून सहन न करणे या उपदेशानुसार निंदा करणाऱ्या सोबत याच त्याच वेळी भांडण करण्याचा विधी आहे का बाबाजी जे लोक श्री कृष्ण आणि वैष्णवांची निंदा करतात ते कृष्ण विमुख आहेत अशा लोकांचा संघ सर्व प्रकारे त्यागावा विजय पूर्वोक्त वि अंगाचा काय संबंध आहे बाबाजी यानंतरची चवेचाळी संघे या पूर्वोक्त विसंघातच अंतर्भूत आहेत विस्तारपूर्वक समजण्यासाठी समजावण्यासाठी याच वेगवेगळ्या अंगाच्या रूपात दाखवले आहे वैष्णवचिन्ह धारण करण्यापासून कृष्णास प्रिय वस्तू समर्पण पर्यंतची ती संगे अर्चन मार्गाच्या अंतर्भूत आहेत गळ्यात त्रिकंठी तुळशीची माळा आणि शरीरावर द्वादश तिलक धारण करण्याचे नाव वैष्णव चिन्ह धारण करणे आहे साधक वैष्णवांनी चिन्ह अवश्य धारण करावे हरे कृष्ण आदि नाम अथवा पंचतत्वांची नावे आदी चंदनाद्वारे आपल्या श्रेष्ठ अंगावर धारण करण्याचे नाव हरिनामाक्षर धारण करणे आहे स्रग गंध वासो अलंकार उच्चिष्ट मायामा जये मही भागवताच्या या श्लोकात निर्माल्य धारणाची विधि दिलेली आहे कृष्णासमोर नृत्य दंडवत प्रणाम आगमन होताच श्रीमूर्ती दक्षिणेकडे उजवीकडे ठेवून तीन वेळा प्रदक्षिणा करणे अर्चन अर्थात विभिन्न उपचाराद्वारे श्रीमूर्तीची पूजा करणे कतिपय अंगाची पृथक वेगळी व्याख्या करण्याची आवश्यकता नाही आहे परिचर्या तू सेवोपकरणा राजाप्रमाणे श्रीकृष्णाची सेवा करण्यास परिचर्या म्हणतात ही परिचर्या दोन प्रकारची असते अर्थात राजाप्रमाणे श्रीकृष्णाची सेवा करण्यास परिचर्या म्हणतात ही परिचर्या दोन प्रकारची असते जसे उपकरणा स्वच्छ करणे आणि सेवा व उपासनाचे आस्वादन चरणोदकाचे आस्वादन धूप आणि माला आदींचा सौरव ग्रहण करणे श्रीमूर्तीचा स्पर्श श्रीमूर्तीचे दर्शन करणे आरती करणे श्रीकृष्ण नाम श्रीकृष्णाचे नाम रूप गुण आणि लीला कथांचे श्रवण करणे सर्वत्र कृष्ण कृपेचा अनुभव करणे स्मरण अर्थात कृष्णाच्या नाम रूप गुण आणि त्यांच्या लिलाकथांचे स्मरण करणे ध्यान हे कतिपय अंग अगदी स्पष्ट आहेत कर्माचे अर्पण आणि किंकर होणे हे दोन प्रकारचे दास्यभाव आहेत सख्य दोन प्रकारचे असते विश्वास आणि मित्रवृत्ती आत्मनिवेदन शब्दाचा अर्थ हा आहे की आत्मशब्दाने देहीची अहंता आणि देहनिष्ठ ममता या दोहोच ही कृष्ण कुछन प्राप्ती कृष्णाप्रती अर्पण करावे विजय देहीची अहंता आणि देहनिष्ठ ममता या दोहो दोहन स्पष्ट करण्याची कृपा करा बाबाजी शरीराच्या आत जीव आहे तोच देही आणि अहम मनविला जातो त्याचे अवलंबण करून जी मीपणाची बुद्धी होते तिलाच देहनिष्ठ अहंता म्हणतात बणाची ममता या मी माजे या प्रसाद भोजन करना कृष्णा दास है हे शरीर कृष्णा से बुद्धि ने शरीर यात्रे निर्वाह कर आत्मनिवेदन है विजय प्रिय वस्तू कृष्णाप्रती कसे अर्पण करावे बाबाजी संसारात जी वस्तू आवडू लागते तिला कृष्ण संबंधी करून ग्रहण करण्यास प्रिय वस्तू कृष्णाप्रती अर्पण करावे कृष्णाच्या विजय कृष्णाच्या उद्देशाने अखिल क्रिया कशा असाव्यात बाबाजी लौकिक आणि वैदिक समस्त प्रकारच्या क्रियास हरिसेवेच्या अनुकूल केल्याने श्रीकृष्णाच्या उद्देशाने अखिल क्रिया करणे होते विजय सर्व प्रकारचे शरणाप्ती ग्रहण करणे कसे काय होऊ शकते बाबाजी हे भगवंता मी तुझा आहे अशा प्रकारे मन आणि वाणीने म्हणणे आणि हे भगवंता मी तुम्हाला शरण आलो आहे अशा भावने शरणापती म्हणतात विजय तुळशीची सेवा कशी केली जावी बाबाजी तुळशीची सेवा नऊ केली जाते तुळशीचे दर्शन तुळशीचा स्पर्श तुळशीचे ध्यान तुळशीचे कीर्तन तुळशी तुळशीचे महात्मे ऐकणे तुळशीचे रोप लावणे तुळशीची सेवा आणि तुळशीचे नित्यपूजन विजय शास्त्राचा सन्मान कसा केला जातो बाबाजी भगवत भक्ती प्रतिपादक शास्त्र आहेत त्यात श्रीमद भागवतच सर्वश्रेष्ठ आहे कारण ते सर्व वेदांत सार स्वरूप आहे त्याच्या रसरूप अमृताचे आस्वादन करणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही शास्त्राप्रती रुची होत नाही विजय कृष्णाचे जन्मस्थान मथुरेचे महात्म्य काय आहे बाबाजी मथुरे संबंधी श्रवण कीर्तन आणि स्मरण तेथे जाण्याची इच्छा आणि दर्शन स्पर्शन तेथे वास करणे धामाची सेवा या क्रियांनी अभिलाषा पूर्ण होते श्री मायापूरच्या संबंधी देखील अशा प्रकारे जाणावे विजय वैष्णव सेवेचे तात्पर्य काय आहे बाबाजी वैष्णव भगवंताचे अधिक प्रिय आहेत वैष्णवांची सेवा केल्याने भगवंता भक्ती होते शास्त्रात असे सांगितले गेले आहे की समस्त देवतांच्या आराधनेपेक्षा विष्णूची आराधना श्रेष्ठ आहे आणि विष्णूच्या आराधनेपेक्षाही त्यांच्या वैष्णवांची पूजा श्रेष्ठ आहे काय आहे बाबाजी भगवंताच्या मंदिर आदींमध्ये आपल्या शक्तीनुसार द्रव्यादी संग्रह करून भगवत सेवे पूर, सेवापूर्वक शुद्ध वैष्णवांच्या सेवेस महोत्सव म्हणतात यापेक्षा श्रेष्ठ उत्सव विश्वात अन्य कुठलाही नाही विजय कार्तिक महिन्याचा समादर म्हणजे काय बाबाजी कार्तिक मासाचे नाव ऊर्जा आहे या महिन्यात नियमित रुपाने श्रवण कीर्तन आदी भक्तीच्या अंगाचा पालनाद्वारे श्री दामोदराची सेवा करण्याचे नाव ऊर्जा आहे अर्थात ऊर्जेचा आदर करणे आहे विजय जन्मदा जन्माच्या दिनी यात्रा उत्सव पालन कसे होते बाबाजी भाद्रपथातील कृष्ण जन्माष्टमी आणि फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेस उत्सव करण्याचे नाव जन्मयात्रा आहे शरणागत याचे अवश्य पालन करावे असे विजय श्रद्धापूर्वक श्रीमूर्तींची परिचर्या कशी होते बाबाजी सेवा पूजेत प्रति, प्रति प्रीतीपूर्ण उत्साह उत्साहाचे असणे अत्यंत आवश्यक असते जे लोक परम उत्साहाने श्रीमूर्तीची सेवापूजा करतात कृष्ण त्यास केवळ मुक्ती रूप तुच्छ फळ न देता भक्तिरूप महाफळ देखील प्रदान करतात विजय रसिक जणांच्या संगतीत भगव भागवता आहे रसविमुख व्यक्तीच्या संघात श्रीमद भागवताचे रसावध्वन होत नाही उलट अपराध होतो जे श्रीभागवत श्रीमद भागवताचे रसज्ञ अर्थात शुद्ध भक्तीचे अधिकारी आहेत कृष्णाच्या लिला रसाचे पिपासू आहेत त्यांच्या संघात श्रीमद भागवताच्या श्लोकाचे रसा करावे साधारण सभांमध्ये श्रीमद भागवताचा पाठ केल्याने श्रवण केल्याने शुद्ध भक्तीचा लाभ होत नाही विजय स्वजातीय जाती आश्रय सिग्ध भक्तजनांचा संघ कशाच म्हणतात बाबाजी सत्संगाच्या नावाखाली अभक्तजनांचा संघ केल्याने भक्तीची उन्नती होत नाही श्रीकृष्णाच्या अप्राकृत लिलांमध्ये सेवा प्राप्त करणे अभिष्ठ असते अशी अभिलाषा ज्यांना आहे त्यांना भक्त म्हटले जाते अशा भक्तांमध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ भक्तांचा संग केल्याने असे भक्त न झाल्याने भक्तीची उन्नती थांबते आणि ज्या श्रेणीच्या लोकांचा संघ केला जातो त्याच प्रकारचा स्वभावही होऊन लागतो हरिभक्ती सुध मध्ये हर संघाविषयी अशा प्रकारे म्हटले गेले आहे पुत अर्थात जसे रत्नास ज्या रंगाच्या वस्तू सोबत ठेवले गेले त्या वस्तू समानच रत्नाचा रंग दिसू लागतो त्याच प्रकारे ज्या पुरुषाचा जसा संग असतो त्याच अनुरूप त्याचा स्वभाव होऊन जातो म्हणून शुद्ध संतांच्या संघाने शुद्ध संत म्हणता येते साधुसंग सतसंग सर्व प्रकारे कल्याणप्रद असतो शास्त्रामध्ये जो निसंग होण्याचा परमार्श दिला गेला आहे त्याचे तात्पर्य साधुसंगर्तन कशाच म्हणतात बाबाजी नाम, बाबा नाम अप्राकृत चैतन्य रस आहे त्यात जड भावाचा थोडा गंध नसतो भक्त जीवाच्या सेवा भक्ती शोधित रसना आदींवर श्रीणाम स्वयं स्फूर्ती लाभ करतात नाम जड इंद्रद्वारे ग्रहण करता येत नाही अशा प्रकारे स्वयं आणि अर्थात जन्म स्थानात वास करण्या कर संबंधी आपल्या कृपेने आम्ही काहीतरी समजलो आहोत आता याचे सार सांगण्याची कृपा करावी बाबाजी शेवटची पाच सर्वश्रेष्ठ आहेत अपराधांपासून दूर राहत यांच्याशी थोडा थोडा देखील संबंध स्थापन केल्याने त्यांच्या अत्यंत अद्भुत प्रभावाने भावा असतेचा उदय होतो विजय या साधना साधनासंबंधी जर आणखीन काही जाणण्यायोग्य असेल तर कृपया सांगावे बाबाजी भक्तीच्या या अंगाच्या काही अवांतर फळांचे वर्णन शास्त्रामध्ये प्राप्त होते या अवांतर फळांचे वर्णन बहिकांमध्ये भजनाची रुची निर्माण करण्याकरिता आहे या समस्त अंगाचे मुख्य फळ कृष्णात असावयास हवी कर्मांग रूपात नाही ज्ञान आणि वैराग्यद्वारे कधी कधी कोणास भक्ती मंदिरात प्रवेशाधिकाराची थोडीशी अनुकूलता प्राप्त होते तथापि ज्ञान आणि वैराग्य भक्तीची अंगे नाहीत याचे कारण हे आहे की ते हे चित्तास कठोर बनवितात परंतु भक्ती सुक भक्तीमुळे जे ज्ञान आणि वैराग्य आपोआप उपस्थित होतात कारण ते स्वीकृत आहेत वैराग्य जे देऊ शकत नाहीत भक्तीद्वारे ते सहजच प्राप्त केले जाऊ शकते साधन भक्ती हरिभजनामध्ये अशी रुची उत्पन्न कर अत्यंत कठीण विषयराग अर्थात विषयांप्रती राहणारी आसक्ती देखील दूर होऊन जाते साधकांकरिता युक्त वैराग्यच आवश्यक आहे फलगुवैराग्य कपटवैराग्य यापासून आवश्यकतेनुसार यथायोग्य त्या विषयास ग्रहण करण्याचे नाव युक्त वैराग्य आहे हरिसंबंधी वस्तू संसारिक माणून मुक्तीच्या लोभाने त्यांचा परित्याग करण्यास फलगुवैराग्य म्हणतात म्हणूनच आध्यात्मिक ज्ञान आणि फलगुवैराग्याचा परित्याग करणे योग्य आहे धन आणि शिष्य आदींच्या उद्देशाने दिखाऊ भक्ती भक्तीचे अंग नाही आहे विवेक आदी गुण भक्तीच्या अधिकाऱ्यांचे गुण आहेत म्हणून ती देखील भक्तीचे अंगे नाहीत यमनियम शौचाचार आदी कृष्णाच्या प्रति उन्मुख व्यक्तींमध्ये स्वयं उपस्थित होतात म्हणून ही देखील भक्तीची अंगे नाहीत शुद्धी बहिरशुद्धी तप आणि त्यांच्या कितीतरी प्रधान अंगे आहेत त्या प्रधान अंगापैकी कुठल्या एका अंगाच्या अथवा अनेक अंगाच्या साधनेत निष्ठा झाल्याने सिद्धी प्राप्त होते मी वैधिक साधन भक्तीच्या संबंधात सर्व गोष्टी संक्षेपात सांगितलेल्या आहेत सांगितले आहेत आता तुम्ही लोक हृदयात भावनापूर्वक चांगल्या प्रकारे समजून घ्यावा आणि आपल्या भरपूर सामर्थ्याद्वारे त्यांचे आचरण करावेशासून त्यांच्या चरणी साष्टांग दंडवर प्रणाम करीत म्हणाले प्रभो आपण कृपा करून आमचा उद्धार करावा आम्ही लोक अभिमान खड्ड्यात वाईट फसलेले आहोत बाबाजी म्हणाले कृष्ण अवश्य तुमच्यावर कृपा करतील रात्र अधिक झाल्यामुळे मामा आणि बाजे घरी परतले विसावा अध्याय समाप्त